ना वराह भगवानांचे युद्ध मैत्रिणी म्हणाले हे विक्रा वरुणाचे हे बोलणे ऐकून तो मुदोमत्तर अत्यंत खुश झाला तू त्यांच्या मारला जाण्याकडे लक्ष न देता नाराना श्री हरिचा ठाव ठिकाणा विचारून तो तात्काळ रसा पोहोचला तिथे त्यांनी विश्वविजयी वराह भगवानांना या दाणीच्या टोकावर पृथ्वीला ठेवून वरच्या बाजूला जाताना पाहिले ते आपल्या लाल भडक चमकदार डोळ्यांनी त्याचे तेज हरण करीत होते त्यांना पाहून तो खरखरा हसू लागला आणि म्हणाला अरे हा जंगली पशु इथे पाण्यात कुठून आला नंतर तो वराहा म्हणाला अरे मूर्खा इकडे ये या पृथ्वीला सोडून दे ब्रह्मदेवाने ही आम्हा रसातल वासियांच्या स्वाधीन केली आहे अरे वराह रूपी सुराधमा माझ्या देखत तू हिला घेऊन सुखदपणे जाऊ शकणार नाहीस तू मायेने लपून छपूनच दैत्याना जिंकतोस आणि मारून टाकतोस आमच्या शत्रूंनी आमचा नाश करण्यासाठी तुला पाळले आहे काय योग माया हेच तुझे गोळ आहे तुझ्यात पुरुषार्थ थोडाच आहे मूर्खा आज तुला नाहीसा करूनच माझ्या बांधवांचा शोक मी दूर करीन जेव्हा माझ्या हातूनच केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जशील तेव्हा तुझे आराधना करणारे जे देव आणि ऋषी आहेत ते सर्वजण मुळे तोडलेला झाडाप्रमाणे आपोआप नष्ट होऊन जाते हिरण्या टोचित होता परंतु त्यांनी दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचने सहन केले आणि ज्याप्रमाणे नगरीचा तडाखा खाऊनही हत्ती सह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन बाहेर आले जेव्हा हिरण दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले तेव्हा मग ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दारांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला निर्लज्ज दुर्जनामा न गोष्ट कोणती आहे भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी हिरणनाक्ष्याच्या समक्षच ब्रम्हदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणाऱ्या सोन्याचे अलंकार आणि अद्भूत कवच धारण केलेल्या तसेच कठोर शब्दांनी एक सारखे घाव घालणाऱ्या हिन्याक्षाला क्रुद्ध श्रीहरी अरे तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधित फिरणारे आम्ही खरोखरच जंगली प्राणी आहोत अरे दुष्टा तुझ्यासारख्या मृत्यू पाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाही रसा तरह भूमि चोर ला सो भरोधा आठ पर सेना उारख्या बलवान आम्ही तरी कुरान सेनापति है तेव्हा आता निश्चंपणे कोणताही विचार न करता तात्काळ तो असभ्य होय मैत्रिणी विदुरा जेव्हा भगवंतांनी क्रोधाने त्या दैत्याचा अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला तेव्हा पकडून खेळ केल्या जाणाऱ्या सापा प्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला तो खवळून उसाशी टाकू लागला त्याची इंद्रिय क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने प्रहार केला भगवंताने आपल्या छातीवर केलेला त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकवला नंतर जेव्हा क्रोधाने दात उत सावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले तेव्हा प्रभूने झेलला अशा प्रकारे श्रीहरी श्री आणि हिरण्याक्ष एक दुसऱ्याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एक आपल्या भारी गदाने प्रहार करू लागले त्यावेळी जिंकण्याची स्पर्धा लागली दोघांची वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळे वे पवित्रे घेत होते एका गायीसाठी दोन वळू भांडतात त्याप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या ईर्षेने मोठे भयंकर युद्ध झाले जेव्हा अशा प्रकारे हिरेनाक्ष आणि मायेने पृथ्वीसाठी एकमेकांशी बैठक युद्ध करू लागले तेव्हा ते, ते पाहण्यासाठी ब्रह्मदेव ऋषी सहित तिथे आले हजारो ऋषी बरोबर असलेल्या ब्रह्मदेवाने जेव्हा पाहिले कि दैत्य मोठा शूर आहे त्याच्या भयाचे नावही नाही तो तोंड देण्यास समर्थ आहे त्याचा पराक्रम काम प्रबळ झाला आहे यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव ब्राह्मण गायी आणि अन्य निरपराध जीव ज्यांना मोठा हानी पोचवणारा दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागलेला आहे याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही म्हणून हा महाशत्रू आपल्या वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे हा दुष्ट मायावी लहान मुल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते तसे आपण याच्याशी खेळू नका देवा अच्चुता जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही त्या गोदरच? आपण आपल्या योगमानेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका प्रभू पहा लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागलेली आहे सर्वात म्हण आपण अगोदरच या असुराला मारून देवाना विजय मिळवून द्या यावेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे म्हणून आपण आपले सुरू असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या, या दुर्जय दैत्याला मारून टाका प्रभू याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे आमचे मोठे भाग्य आहे कि हा स्वत कालरूप असलेल्या आपल्या जवळ आला आहे आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या अध्याय अठरावा समाप्त